स्कंध सातवा अध्या एकोणती हरी आणि हर निस्तेज होतात व्यास म्हणाले हे जन्मेजया मी सूर्य सूर्यवंशातील आणि वंशातील काही राजांचे उत्कृष्ट चरित्र तुला सांगितले पराशक्ती जी देवी तिच्या प्रसादाने त्या सर्व राजांना वैभव आणि महत्व प्राप्त झाले यात तिळ मात्रही शंका नाही ते सर्व त्या पराशक्तीचे उपासक होते ते जन्मेजया या त्रैलोक्यातील प्रत्येक प्राणी प्रत्येक वस्तू त्या पराशक्तीच्या अंशातूनच निर्माण झाली आहे याबद्दल हे राजा या पृथ्वीवर जे जेशक्तीचे उपासक राजे होऊन गेले आहेत त्यांची चरित्र श्रवण करणे म्हणजे संसार रूपी वृक्षाच्या मुळावर कुऱ्हाडीचा घाव घालून त्यातून मुक्त होण्यासारखे आहे धान्य उगवावे म्हणून जसे माणूस बीज टाकतो तसेच सर्व काही विसरून आणि उपभोगून त्या देवी पराशक्तीचीच उपासना करावी हे राजा मी प्रत्यक्ष वेदरूपी क्षीरसागर घुसळला आहे आणि त्यातून हे पराशक्ती पदकमल रूप रत्न प्राप्त करून घेतले आहे त्या पराशक्तीच्या प्राप्तीमुळे मी स्वतः धन्य झालो आहे आजवर कोणतीही दुसरी देवता पंचब्रम्मासनावर आरूढ होण्यास समर्थ झाली नाही जन्मेजयाने विचारले हे महर्षे पंचब्रह्मासन हे काय आहे आजवर याचा उपभोग केलेला माझा ऐकण्यात नाही आणि पाहण्यातही नाही तेव्हा कृपा करून आपण मला त्या आसनाविषयी सांगा व्यास म्हणाले ब्रह्मांड पुराणात पंचब्रम्हासनाची माहिती आहे ब्रह्मा विष्णू रुद्र आणि ईश्वर हे चार खुर असून वरील फळी म्हणजे सदाशिव असे हे देवतात्मक पीठ आहे त्या पीठाला पंचब्रम्हासन असे म्हणतात हे आसन कोणत्याही इतर देवतांना लाभलेले नाही म्हणून महादेवीने स्वतःसाठी पंचब्रह्मासन तयार केले पृथ्वी जी पंचमहाभूते आहेत त्यात सूक्ष्म स्वरूपात ब्रह्मा विष्णू महेश आदी पाच अधिपतींचे उत्पत्ती स्थान आहे वेदात अव्यक्त म्हणून सांगितलेले आहे तसेच हे सर्व ज्या मूल वस्तूत पुरेपूर भरलेले आहे ती तीही आदिशक्ती पराशक्ती श्री भोनेश्वरी देवी आहे हे राजेंद्र त्या आदिशक्ती देवीचे ज्ञान करून घेतल्याशिवाय मनुष्य कधीही मुक्त होणे शक्य नाही या देवीची जाणीव न ठेवता जर मनुष्याच्या दुःखाचा क्षय व्हावा असे वाटत असेल तर माणूस आकाशाला कातड्याचे वेष्टन घालू शकला पाहिजे अर्थात ही गोष्ट अशक्य आहे म्हणून देवीची जाण ठेवली पाहिजे श्वेताश्वेत शाखेचे अध्ययन करणारे असे सांगतात की ती जी आदी देवाची आत्मशक्ती आहे ती स्वतःच्या सत्वादी गुणांमुळे गुप्त असते असे ध्यान योगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनी फक्त जाणले आहे श्रुतीमध्ये तसे वचन आहे म्हणून दीर्घ प्रयत्न लज्जा भय अथवा प्रेमपूर्ण भक्ती या साधनाने सर्व संग परित्याग करावा आणि मनाचा निरोध करून तन्निष्ठ आणि तत्पर व्हावे असा वेदघोष करीत आहेत कोणतेही कारण असो निसताना उभे किंवा चालताना कोणत्याही अवस्थेत रूपी बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो याबद्दल संशय बाळगू नये व्यास जन्मेजयाला म्हणाले राजा तू सुद्धा सर्व एकत्रित मनाने त्या देवी-महेश्वरी देश करून भक्ती कर प्रथम करावी प्रथम विराट रूप धारण केलेल्या देवीची साधना करावी नंतर सूत्र रुपिणीचे ध्यानाने चिंतन करावे आणि शेवटी अंतर्यामी भक्ती करावी तिच्या स्वरूपात आपल्या चित्ताला लय करणे म्हणजेच त्या महाशक्तीची आराधना करणे होय त्याशिवाय दुसरी आराधना नाही त्या पराशक्ति देवीची उपासना ज्यांनी केली त्या सूर्यवंश कीर्तीप्रत चरित्र धर्म भावना उत्पन्न करते आणि शेवटी उत्तम गती प्राप्त करून देते ते पुण्यमय चरित्र मी तुला सांगितले आता तुला काय ऐकायची इच्छा आहे ते सांग मी तुझी इच्छा पूर्ण करीन जन्मेजय म्हणाला हे वेद हे भगवन पूर्वी त्या सर्वश्रेष्ठ अशा आंबेने ब्रह्मदेव विष्णू शंकर यांना तीन महाशक्ती दिल्या त्या सरस्वती लक्ष्मी आणि गौरी या असून देवीने स्वच्छेने त्या त्यांना दिल्या हे आपण सांगितले पण महाराज गौरी ही हिमालयाची कन्या तसेच दक्षाची कन्या होती असे मी पूर्वी ऐकले होते शिवाय महालक्ष्मी ही तर क्षीरसागराची कन्या आहे हे विधीतच आहे तेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती अशा त्या मूलदेवीपासून जर त्या दोघी उत्पन्न झाल्या होत्या तर त्या क्षीरसागर आणि हिमालय यांच्या कन्या म्हणून कशा जन्माला आल्या हे मला असं वाटत असल्यामुळे माझ्या मनात उलट सुलट विचार येऊ लागले आहेत आणि मन विनाकारण संशयग्रस्त होत आहे तेव्हा आपणच ते विस्ताराने कथन करून माझी संशयापासून मुक्तता करा आपल्या ज्ञानरूपी शस्त्राने माझा ह्या अज्ञानाचा छेद करा हे ऋषिवरा आपण एकमेव माझा या अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ आहात व्यास म्हणाले हे राजा देवीच्या उपासकाला न सांगण्यासारखे यात काहीही नाही देवी भक्ताला सर्वांचे ज्ञान करून देणेच योग्य होय म्हणून ह्यामध्ये जे अत्यद्भूत असे रहस्य आहे ते मी तुला आता सांगतो तू ते श्रवण कर हे धर्मज्ञ राजा त्या पराशक्ती अशा श्रेष्ठ आंबेने या तीन शक्ती तीन देवांना उत्पन्न करून दिल्या त्या, त्या शक्ती प्राप्त झाल्यावर विष्णु, महेश हे त्या सरस्वती लक्ष्मी गौरी या शक्तींच्या योगाने सृष्टी कर्म करू लागले पुढे एकदा दारुण प्रसंग प्राप्त झाला काही काळाने हलाहल नावाचे अति प्रचंड आणि महापराक्रमी दैत्य निर्माण झाले त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने एकाच क्षणात सर्व त्रिभुवन जिंकून घेतले त्यांनी सत्वर सर्वांचा पराभव केला आणि ते त्रैलोक्याचे अधिपती झाले त्यांना त्यामुळे सर्व जिंकल्यावर त्यांनी उन्मत्त होऊन आपले प्रचंड दानव सैन्य घेऊन कैलास पर्वतास वेढा घातला त्याचप्रमाणे उरलेल्या सैन्याने वैकुंठ वेढून टाकले अखेर कामारी शंकर आणि कैठभारी विष्णू यांनी त्या उन्मत्त दानवांशी युद्ध करण्यास सुरुवात केली देवदैत्यांचे ते अद्भूत युद्ध अत्यंत भयंकर रीतीने चालले होते हजार वर्षे अशा युद्ध देव आणि दानव दोघांच्याही सैन्यात हाहाकार उडाला शेवटी अत्यंत सायसाने आणि दीर्घ प्रयत्नाने शंकर आणि विष्णूने त्या दानव सैन्याचा नाश केला सर्व दानवांना त्यांनी मारून टाकले अशा प्रकारे ते युद्धात विजयी झाल्यावर एखाद्या वीराप्रमाणे परत आले त्यांना आपल्या सामर्थ्याचा अभिमान वाटू लागला वास्तविक ज्या शक्ती त्यांच्याजवळ दिलेल्या होत्या त्या, त्या शक्तींमुळेच या दोघांनी दानवांना मारले पण त्यांनी आपला अभिमान त्या शक्तींजवळ स्वतःची प्रौढी सांगून व्यक्त केला तेव्हा त्या, त्या दोघी शक्ती अत्यंत कुत्सितपणे हसल्या त्यांचा गर्व पाहून त्या शक्तींना विस्मय वाटला त्या शक्ती आपणाकडे पाहून कपटाने हसत आहेत हे पाहून शंकर आणि विष्णू यांना अनावर राग आला आणि त्यांनी शब्दाने करून प्राप्त झालेल्या त्या शक्तींना अपमानास्पद दुरुत्तरे केली जणू दोघेही देव त्या आदिमायेने मोहित झाले होते भवितव्याचा आणि स्वतःच्या सामर्थ्याच्या कारणाचा विचार न करता दोघांनी त्या शक्तींचा क्रुद्ध होऊन अपमान केल्यामुळे त्या दोघेही शक्ती संतप्त होऊन तत्क्षणी अंतर्धान पावल्या त्या शक्तींनी महेश आणि विष्णू यांचा त्याग केला त्या दिशेनाशा होताच सर्वत्र हाकार उडाला विष्णू आणि रुद्र यांनी शक्तीची अवहेलना केल्यामुळे ते दोघेही हरि आणि हर निस्तेज झाले ते कमालीचे दुर्बल झाले ते बुद्धिशून्य होऊन अत्यंत विक्षिप्त झाले तो सर्व प्रकार अवलोकन करून ब्रह्मदेव चिंताग्रस्त झाला अहो कसले बरे संकट परिणाम होणार असा विचार करून तो विस्मित झाला ते दोघे जण सर्व देवांमध्ये प्रमुख आहेत असे असता दोघेही जण असे अचानक निश्चित का बरे झाले दोघेही स्वकार्याविषयी एकाएकी असे निरुपयोगी कसे झाले काय कारण घडल्यामुळे हे संकट अकल्पितपणे पुढे येऊन उभे ठाकले आता या निरपराधी जगाचा जर माझ्या लक्षात येत नाही तर याचा प्रतिकार मी तरी कसा करावा आता कुणाला शरण जावे अखेर ब्रह्मदेवाने डोळे मिटले तो एकाग्र चित्ताने ध्यान करू लागला तेव्हा या संकटाचे कारण कोणते हे त्याला अंतर्ज्ञानाने समजले त्या सर्वोत्कृष्ट शक्तींचा कोप झाल्यामुळे महासंकट ओढावले आहे हे लक्षात येताच ब्रावध झाला त्या तपोनिधी ब्रह्मदेवाने स्वतःच्या शक्तीप्रभावाने काही कालपर्यंत विष्णू आणि महेश यांचे पालन केले तसेच त्या उभयता हरिहरांना पूर्ववत शक्ती प्राप्त व्हाव्यात आणि त्यांचे सामर्थ्य पूर्ववत निर्माण व्हावे म्हणून ब्रह्मदेवाने धर्मबुद्धीने आपले स्वप्त्र मनू सनक इत्यादी सर्व पुत्रांना सत्तर बोलावून घेतले त्यांना एकत्र घेऊन तो आपल्या आज्ञाधारक आणि नम्र अशा पुत्रांना म्हणाला हे माझ्या पुत्रानं सध्या कार्यबाहुल्यामुळे मला तप करणे अशक्य आहे मजवरील जबाबदारी वाढल्यामुळे माझ्यात ध्यान करण्याचे सामर्थ्य नाही त्या महाशक्ती विष्णू आणि महेश यांच्यावर कोपल्या असून त्यांनी त्या उभयतांचा त्याग केला आहे त्यामुळे ते दोघेही देव उभय विक्षेप स्थितीत आहेत त्या महादेवी संतुष्ट भाव्यात म्हणून मी या जगाच्या उत्पत्ती प्रमाणे आणि लय करण्याचा भारतीय मिळत नाही म्हणून या अत्यंत दुर्घटना दुर्घटना करा तुम्ही सर्वांनी मिळून परमभक्तीने अत्यंत अद्भूत तप करा आणि त्या पराशक्तीचे ध्यान करून त्या श्रेष्ठ करा हे माझ्या सुपुत्रानं त्या देवीला प्रसन्न करून घेऊन तिच्या प्रसादाने तुम्ही विष्णू आणि शिव यांना पुन्हा त्या शक्ती प्राप्त करून देऊन पूर्ववत कार्यरत राहा उभयता दोघेही देव पूर्ववत स्वकार्यदक्ष आणि सशक्तींनी युक्त असे करा या तपस साधनेपासून तुमच्याही यशात भर पडेल यात संशय नाही तसेच ज्यांच्या कुलात या कुला महाशक्ती जन्म घेतील त्यांचे कुल पावन होऊन त्यांचा उद्धव होईल आणि महाशक्ती अवतार घेतील ते कृतार्थ होतील हे निश्चित समजा ब्रह्मदेवाचे हे भाषण एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर ब्रह्मदेवाचे सर्व मानस दक्ष वगैरे अत्यंत निर्मल अंतकरणाने आणि शुद्ध मनाने त्या भगवती जगदंबेची आराधना करण्यासाठी सत्वर स्वेच्छेने मनात निघून गेले अध्याय एकोणतीसावा समाप्त